ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्यायी सतरावा गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत शंकर्षण देवांची स्तुती शुक म्हणाला राजा बळीराजाच्या यज्ञशाळीमध्ये साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रळलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांडरूप कढहीचा वरचा भाग फुटला त्या छिद्रातून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 वीरव्रत परिक्षिता त्या ध्रुव लोकात उत्तानपादाचा पुत्र परम भागवत ध्रुव राहतो तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे असे समजून आजही ते जीवन मोठे आदरा आणि मस्तकी धारण करतो त्यावेळी प्रेमभरामुळे त्याचे हृदय अत्यंत सद्गतीत होते आणि भावोद्रेकाने बळेचं मिठून घेतलेल्या दो त्याच्या दोन्ही डोळ्यातून निर्मल पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात यानंतर आत्मनिष्ठ सप्तर्षी तिचा प्रभाव जाणल्याकारणाने हीच तपश्चरेची अत्यंत सिद्धी आहे असे मानून ज्याप्रमाणे मुमुक्षजन प्राप्त झालेली मुक्ती आदराने आपल्या मस्तकावर धारण करतात त्याप्रमाणे ती आपल्या जटावर धारण करतात तसे पाहता हे अत्यंत निष्काम आहेत सर्वात्मा भगवान वासुदेवांच्या निश्चल भक्तीलाच आपली श्रेष्ठ संपत्ती समजून अन्य सर्व कामनांचा त्यांनी त्याग केला आहे एवढेच काय तिच्यासमोर ते आत्मज्ञानालाही फारशी किंमत देत नाहीत येथून गंगा नदी कोट्यवधी विमानाने घेरलेल्या आकाशमार्गात उतरते आणि चंद्रमंडळाला भिजवून मेरूच्या शिखरावरील ब्रह्मपुरीमध्ये पडते त्या ठिकाणी ती सीता अलकनंदा चक्षू आणि भद्रा अशी नावे धारण करून चार प्रवाहामध्ये विभक्त होते आणि निरनिराळ्या चार देशांकडे वाहत जाऊन शेवटी नद नद्यांचा अधिपती अशा समुद्राला जाऊन मिळते त्यापैकी सीता ब्रह्मपुरीतून खाली उतरून केसरा सर्वोच्च शिखरावरून खालच्या बाजूला गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडते आणि भद्राश्व वर्षाला भिजून, पूर्वेकडील खाऱ्या समुद्राला जाऊन मिळते याचप्रमाणे चक्षू माल्यवान पर्वताच्या शिखरावरून बेधडक केतुमाल वर्षामध्ये वाहत जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळते भद्रानेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहत जाते तसेच एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर असे करीत शेवटी श्रंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली उतरून उत्तर देशात जाऊन उत्तरेकडे व्हात वाहत समुद्राला जाऊन मिळते तशीच अलकनंदा ब्रह्मपुरीच्या दक्षिणेकडील अनेक पर्वत शिखरांना ओलांडून हेमकुट पर्वतावर पोहचते येथून अत्यंत तीव्र वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत भारत वर्षात येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्राला जाऊन मिळते या नदीत स्नान करण्यास आलेल्या माणसांना पावलोपावली अश्वमेध राजसूय इत्यादी यज्ञांचे फळ मिळणे कठीण नाही प्रत्येक वर्षात मेरू वगैरे पर्वतातून निघालेल्या आणखी शेकडो नद्या नद आहेत या सर्व वर्षांमध्ये भारत वर्ष हीच कर्मभूमी ही। आहे उरलेली आठ वर्षे स्वर्गवासी पुरुषांची स्वर्गभोगातून उरलेली पुण्य भोगण्याची ठिकाणी आहेत म्हणून यांना भूलोकाचे स्वर्ग असेही म्हणतात मानवी गणनेनुसार येथील देवतुल्य मनुष्यांचे आयुष्य दहा वर्षांचे असते त्यांच्यामध्ये दहा हजार बळ असते तसेच त्यांच्या वज्राप्रमाणे सुदृढ शरीरात जी शक्ती तारुण्याने उल्हास असतो त्यामुळे ते पुष्कळ काळपर्यंत मैथुनादेविषयी भोगित राहतात शेवटी भोग संपल्यावर त्यांचे आयुष्य फक्त एक वर्षाची शिल्लक राहते तेव्हा त्यांच्या स्त्रिया गर्भ धारण करतात अशा प्रकारे तेथे नेहमी त्रेता काळ असतो तेथे ते असे अस्तम भवने वर्षे आणि पर्वतांच्या दऱ्या आहेत तेथील ते सुंदर वने उपवनी सर्व ऋतीतील फुलांचे गुच्छ फळे आणि नवीन पालवीच्या शोभेच्या भाराने वाकलेल्या फांद्या आणि वेलियुक्त वृक्षांनी सुशोभित आहेत जिथे निर्मल पाण्याने भरलेले जलाशय असे आहेत की यामध्ये निरनिराळी नवीन कमळे उमरलेली असतात आणि त्या कमळांच्या सुगंधाने आनंदित होऊन राजहंस पानपंबड्या कारंडो सारस चकवा इत्यादी पक्षी निरनिराळ्या प्रकारच्या बोली बोलतात तसेच वेगवेगळ्या जातींची धुंद भंगी मधुर गुंजारो करीत असतात या ठिकाणी देवांचे अधिपती परम सौंदर्यवान देवांगणासह त्यांच्या कामोन्मादक सूचक हास्य विलासानी लिला कटाक्षानी मन आणि नेत्र आकर्षित झाल्यामुळे जलक्रीडादी निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत स्वच्छंद विहार करतात आणि त्यांचे मुख्य मुख्य सेवक अनेक प्रकारच्या सामग्रीनी त्यांचा आदर सत्कार करीत असतात या नऊही वर्षामध्ये परमपुरुष भगवान नारायण येथील पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी यावेळीसुद्धा आपल्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने विराजमान असतात इलाव्रत वर्षामध्ये मात्र केवल भगवान शंकर यक्ते एकते पुरुष है श्री पार्वती देवीं शाप महित दुसरा पुरुष तिथे प्रवेश करीत नहीं कारण तथे जो जातो तो स्त्री होतो या प्रसंगा ची आमी पुढ़ नव्या स्क वर्णन करूँ ते पार्वती आट्यवधि दासींसह भगवान शंकर परम पुरुष वासुदेव प्रधुन्न अनिरुद्ध आ संकर्षण अशा संज्ञा अतुर्व्यूह मूर्तिपैकी आपली कारणरूप जी संकर्ष नावाची तमप्रधान चौथी मूर्ती तिचे ध्यान करून मनोमय मूर्तीच्या रूपात चिंतन करतात आणि या मंत्राचा उच्चार करीत त्यांची अशी स्तुती करतात भगवान श्री शंकर म्हणतात ज्यांच्यापासून सर्व गुणांचे प्रकतीकरण होते त्या आनंद आणि अव्यक्त मूर्ती ओंकार स्वरूप परमपुरुष श्री भगवंताना नमस्कार असो हे भजनीय प्रभो आपले चरण कमल भक्तांना आश्रय देणारे आहेत तसेच आपण स्वतः सर्व ऐश्वर्यांचे परम आश्रय भक्तांच्या समोर अपन अपने भूत भावन स्वरूप संपूर्णपने प्रकट करता संसार परोधा आवेग जिंकू शो नहीं तेज आम दृष्टि मात्र होती परसारा निमन कर साक्षी रूपा सर्व व्यवहार पहात तथापि आम दृष्टि मईक विषय तेज चित्ताच्या वृत्तींचा नाममात्र सुद्धा प्रभाव पडत नाही अशा स्थितीमध्ये आपले मन वश करण्याची इच्छा असलेला कोणता पुरुष आपला आदर करणार नाही आपण मध्य असौ इत्यादींचे सेवन केल्याने ज्या पुरुषांना अरुण नयन आणि वेडसर आहात असे वाटते ते मायेमुळेच अशी मिथ्या कल्पना करतात तसेच आपल्या चरणस्पर्शानेच चित्त चंचल झाल्या कारणाने लज्जेमुळे आपली पूजा करण्यास असमर्थ होतात आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण असल्याचे वेदमंत्र सांगतात परंतु आपण स्वतः विकारांपासून आहात म्हणून आपल्याला आनंद म्हणतात आपल्या एक हजार मस्तकावर हे भूमंडल मोहोरीच्या दाण्याप्रमाणे ठेवलेले आहे ते कुठे आहे हेही आपल्याला माहीत नाही ज्यांच्यापासून उत्पन्न झालेला मी अहंकार रूप आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता इंद्रिय आणि भूतांची रचना करतो ते विज्ञानाचे आश्रय भगवान ब्रह्मदेव <प्राँ> सुद्धा आपलेच महत्त्व संज्ञक असे प्रथम गुणमय स्वरूप आहेत हे महात्मन महत्त्व अहंकार इंद्रियाभिमानी देवता इंद्रिये पंच महाभूते इत्यादी यांनी सर्वजन दोरीत बांधलेल्या पक्षाप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीच्या अधीनं राहून आपल्यास या जगाची निर्मिती करतो सत्वादी गुणांच्या सृष्टीने मोहित झालेला हा जीव आपणच रचलेल्या तसेच कर्मबंधनात टाकणाऱ्या मायेला कदाचित जाणू शकेल परंतु तिच्यापासून मुक्त होण्याचा उपाय त्याला सहजपनेत नहीं या जगह की उत्पत्ति प्रलय हि आप अशा अपनास मैं वारंवार नमस्कार करतो, करते यवा अध्याय समाप्त होगवान श्रीकृष्णार्पण वस्तु